ओम डॉक्टर सीक देसाई यांनी मराठी उभीबद्ध केलेल्या श्रीमन मदगलपर्णातील पहिल्या खंडातील चौतीसावा अध्याय त्याचं नाव आहे देवासुर युद्ध प्रसंग नाम आपण चौतीसावा अध्यायाचा वाचणार आहो ओम श्री गणेशाय नमहा दैत्य आपल्या भ्रमणात गेले धुंडीच्या पुढ्यात देवगणानी युक्त वक्रतुंडा ते न जाणती परीप्रतापी वक्रतुंडासी पाहती तेव्हा असुर भयभीत होती महाकाय महावीर त्याची आकृती नरकुंजर स्वरूपधारी नाना वीरानी परिवृत्त प्रलयाग्नी सम तो वाटत हर्ष भरे भक्तिभाव युक्त सुती करिती देव त्याची दीर घाबरले मनात ओढवला मृत्यू ऐसे तया वाटत आकाशवाणीने निर्देशित हाच तो वक्रतुंड वाटतसे, असे ह्याचा कार जयकार करीती जय वक्रतुंड देव मनती, म्हणून वक्रतुंड हाची निश्चिती आता काय करावे आम्ही जर का युद्ध करू युद्धात आम्ही खचित मरू हा वृत्तांत निवेद ना, निवेदनार्थ येरू कोण जाईल मत्सराप्रती मनोनी सत्वर जावे परतोनी मत्सराच्या समीप जाऊनी त्यास सांगावा निर्भया मनी वक्रतुंडाचा समाचार ऐसा निश्चय करुनी मत्सराकडे जाउनी सांगती तो वक्रतुंड येथ पासून पंच योजने दूर असे भयरहित तो सभेत विलसे आकाशवाणी सत्य झाली असे नरकुंजर रूपे प्रकटला असे प्रत्यक्ष तो प्रभू वक्रानन देवताच्या समवेत तेथ विहरती निश्चिंत याचा काय तो विचार त्वरित महाराज आपण करावा ते दूतांचे वचन ऐकून मत्सर झाला चिंता मग्न त्यांचे वदन झाले मलान जाणून शत्रुसिला महाबलासी नंतर उत्साहयुत बोलत क्रोधयुक्त होते चित्त दैत्य इंद्र्यांना आज्ञापित सज्ज रहायुद्धासाठी या वक्रतुंडा महाबलास जाइनमी मी मारण्यास देवांसहित मारिता त्यास माझे चित्त सुखावेल आज्ञा होता क्षणी दैत्य होत ते सर्वही हि युद्ध सज्ज उत्साहात देवांच्या मर्दना अधीर असत चतुरंग सैन्यासह हो। सैन्यात मत्सर वीर शोभत वक्रतुंडावरी चालकरीत जेथ बैसला होता सभासीत तेथे सत्वरते जाती पाहून त्यांचे संचलन देव वक्रतुंडासी सांगती वचन गणनायका स्वामी दैत्य महान आला स्वयंसेने सह तरी आता क्षणी करावे प्रभू आपण आज इच्छित बरवे नाही तरी दुष्ट स्वभावे मारुतील दैत्य आम्हासी देव्हा आम्हा रक्ष आता मृत्यू वाटे समित्व तत्वता वक्रतुंड भय्यार्ता देवा वक्र तोत्या भयाता मणे दिन रहा तुम्हें दैत्यां सह मत्सरासी मसर, संवहारिन त्या दुष्टासी पावे माझ्या कौतुकाशी परम अद्भुत युद्धात ऐसे बोलुन न सिंहावर आरुढ झाला तो पाशांकुश धर गडगडाटा सारखा स्वर गर्जनेचा तयाचा त्याच्या गर्जनेने संत्रस्त चराचर त्रैलोक्य समस्त दैत्यगण जाहले भयभीत मत्सरही चकित झाला म्हणे आपल्या अनुयायांच वक्रतुंड सेना प्रबल सरस काय होईल या समयास शंका माझ्या मनी असे तेव्हा दैत्यप त्यास मन... तेव्हा दैत्यप त्यास म्हणती स्वामी वावे चिंतामुक्त आमुचे युद्ध तेज प्रदीप्त पावेत आता प्रत्यक्ष ऐसे बोलून प्रमुख असुर चालून गेले वक्रतुंडावर त्रिभुवनी निनादेत त्यांचा स्वर गर्जनापरांचा त्यावेळी बाणवृष्टी अतिभयंकर करी तर असुरते क्रोध समन्वित शस्त्रास्त्रे नंतर बरसत वर्षा ऋतुत मेघांसम त्या अस्त्रा देवांचे सैन्य विध्द झाले पसरले दैन्य विष्णु प्रमुख देव मान्य आले तेव्हा लढावया कदीन नवी कधी न पूर्वी पाहिले ऐस युद्ध नंतर झाले देव असुर उभय पडले रणांगणी मृत्युमुखी परस्पर जयोद्यत शस्त्र पाणी खर सोड़ित कोड़त कोडस् कोाशी बांधित अन्य भाला मारती को गयुद्ध करीती घोर को मारती मुदगर कोणी मल्लयुद्धात चतुर महावीर त्या समयी भय सैन्यांच्या संचलनात नभात तेव्हा धूळ उडत तेने सर्व दिशा व्याप्त आपपरही नस्त्रांशी शस्त्रे भिडती अस्त्रांचे उत्तर अस्त्रे देती परस्परांचे बाण तोडिती परमोत्साह मनी त्यांच्या शस्त्रे मोडता ते वीर होती मल्लयुद्ध पर वे राहुनी मंडळाकार आव्हान देती, हातानी हात धरी पायानी पाय खेचिती परस्परांची कोपरे मारती डोक्यांवर आपटती डोकी ललाटे मारित ललाटांच कोणी गुडघ्यानी परस्परांस। परिनवला परी नवता संतोष त्यास शत्रुनाशेय होते ऐश्या त्या भयंकर युद्धात अनेक मेले अनेक मूर्छित नाना शस्त्रप्रहारे प्रहारे विद्धोत, महावीर उभय पक्षींचे रक्ताची नदी वाहली आतडी त्या तरंगू लागली ऐशी विकल स्थिती झाली युद्ध भूमीवरी रथी रथास्थानची लढत गजी गजाधरासी भिड़त अश्वाूढ़ करीत अश्वारावरी अश्वार तदा पायद दड़, पायदासी लड़त श्रेष्ठ ललकारात श्रेष्ठ वीर धावत आपुले शौर्य दाखवा, दाखवाया परस्परांसी मरीती शस्त्री विद्य प्रफुल्ल किंचुका सम दिसती रक्ते माखिल्या सर्वांगी कधी वाटे देव जिंकिती कधी वाटते पराजित होती जया पराजयाची नव्हती निश्चिती, युद्ध करती रात्रीही ऐसे पाच दिवस युद्ध चालले देव दैत्यांचे वीर लढले परी कोणासही न मिळाले विजय चिन्ह त्यावेळी ओम इ पुराणो पंचदी श्रीमौल महापुराणे प्रथमखंडे चरिते देवासुर युद्ध प्रसंगो नाम चतुर चतु चतुसिशोध्याय सी गजाननापणमस्तु अध्याय चौतीसवा संपूर्ण